श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्तापेया वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ पा महात्म्य अध्याय एकोणप श्री गुरुदत्तात्रेया जो कृपेचा सागर तो श्री दत्तमुनीश्वर युला म्हणाला राजा आता नव्या गुरुचा उपदेश नीट ऐक स्त्री पुत्रांची इच्छा धरून विषयात रमून राहतो त्याला अकस्मात पतन येते म्हणून घर सोडून द्यावे कल्याण किंवा अकल्याण आपोआप घडून येते त्याला स्वकर्म कारण आहे मग उगीच करावे सर्व गोष्टींना प्रारब्ध कारण आहे त्याने सुख अवश्य मिळते असे समज काही केले नाही तरीही दुःख येऊन चिकटतेच हे खरे मानून व्यर्थ खटपट करून सुखासाठी आयुष्य वाया न घालविता अजगराप्रमाणे पडून राहावे रहस्यार्थ हाच की स्वर्गात नरकात असले तरी इंद्रिय सुख मिळाल्याशिवाय राहत नाही कारण ते प्रारब्धात असते जरी कुत्र्याचा जन्म असला तरी भोगण्याला कुत्री मिळते त्याचप्रमाणे दैवयोगाने स्वर्गात गेला तर त्याला इंद्राणी मिळते जे सुख इंद्र इंद्राणीशी मैथुन करून घेतो तेच सुख कुत्राही कुत्रीपाशी जाऊन रमून घेतो परतंत्र इंद्रिय सुख हे सर्वांना समान आहे सुरुवातीला व शेवटी सर्वत्र दुःख असून मध्येच हा सुखाचा भास तेवढा आहे हे मुख्य सुख नाही परंतु जीव जेथे वास करतो त्या शरीरात दैवाने तेही मिळत असते हे अजगराकडून कळते मनात मुळीच खंत न करता अजगर एका ठिकाणी पडून राहतो तसे अजगर वृत्ती धरून नित्य पडून राहावे अजगर सदैव पडून राहून दैवावर विश्वास ठेवतो आणि जेव्हा जो जसा आहार मिळेल तो तसा संतोषाने खातो थोडेपणा किंवा जास्तपणा यांच्याकडे लक्ष देता मिळेल ते खाऊन घेतो कधी गोड मिळाले कधी रसहीन मिळाले तरी त्याचा त्याग करीत नाही ते संपूर्ण खाऊन तेथेच पडून राहतो त्या ठिकाणी अन्न मिळाले नाही तरीही धैर्य धरून पडून जागृत राहतो त्याचप्रमाणे मनुष्याने विशेष धैर्य धरून अजगराप्रमाणे पडून राहावे व थोडे किंवा जास्त गोड अन्न मिळेल ते खाऊन संतुष्ट राहावे ते अन्न तसेही न मिळाले तरी दैवावर पूर्ण विश्वास ठेवून न निजता स्वरूपाचे ठिकाणी दृष्टी लावून पडावे स्वतःकडे पाहिजे तेवढे सामर्थ्य असूनही निश्चल राहावे असे निश्चल राहिल्याने दर्शन वगैरे ज्ञानेंद्रियांचे व कर्मेंद्रियांचे सर्व व्यापार लोप पावतात ललाटात जी वृत्ती लिहिली असेल जी आयुष्याची रेखा काढली असेल ती रेखा असे पडून राहिल्याने नष्ट झाली अशी गोष्ट ऐकली नाही राजा हे जाणून मी येथे सदैव आनंदात अजगरासारखा पडलो आहे असे सतत पडून राहिले असता भोग मिळो अगर न मिळो त्याचा आनंद किंवा मा विषाद मानू नये हे समुद्र असं गुरु केल्याने कळते समुद्र नित्य पूर्ण भरलेला असतो पावसाळ्यात नद्या त्याला येऊन मिळतात चोहोकडून भरभरवून पाणी येते परंतु त्याने तो हर्ष पाहून आपली मर्यादा सोडून बाहेर येत नाही वेगवेगळ्या नद्या ग्रीष्म ऋतू वळून जातात त्यामुळे समुद्राला मिळण्या येत नाहीत तरी त्यामुळे तो सरितपती दुःखाने सुकत नाही रीत मनुष्याने त्याने स्वधर्मा प्रमाण वे एक रूपए प्रयत्न केुंदी कृढ़ निश्चया ने कोई संग योग तसे वहा नित्य स्वस्थ आ मनुष्य किए कि लहान है असा विचार लोक करू गेल्यास त्यांना आपला अंतपार लागू देऊ नये गूढ राहावे ह्या मनुष्याजवळ कोणते गुण आहेत याची गणती कोणालाही करू देऊ नये निर्विकारपणे धरून निश्चळ असावे पूर्ण समुद्राप्रमाणे सदैव बाहेर प्रसन्नता दाखवावी हा गुण समुद्रापासून मी स्वीकारला हा दहावा गुरु जो मनुष्य आपल्या पाच ज्ञानेंद्रियांनी विषयांचे सेवन करतो तो मरून जातो हे शिक्षण मी पाच गुरु करून घेतले आणि त्या विषयांचा त्याग केला श्लोक स्वप्न तथागरुको नमुच्छते बंधनात अर्थ आजूबाजूला विषय पसरलेले असूनही निद्रिस्ताप्रमाणे जो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तो बंधनातून मुक्त का होणार नाही जो इंद्रिय स्वाधीन ठेवत नाही स्त्रियांचे विलास व लावण्य यांना पाहून आनंदी होऊन जातो तो पतंगाप्रमाणे मरतो पतंग हर्षयुक्त होऊन दिव्याचे रूप पाहतो आणि त्याच्यावर झडप घालून आपोआप जळतो नव्या विलासिनी तरुण स्त्रीला जो मनुष्य भुलून जातो तो व्यर्थ मरून जातो तेहावरील वस्त्रे मणी सुवर्ण भूषणे टिळे टिक्के व भांग काढून पाहिले तर प्रेता समानच दिसते त्याहून वेगळे काय असते तो स्त्रीदेह देह म्हणजे हडामासांचा एक अमंगल गोळा असतो त्या जागी हा डोळा का भूल घेतो सुख मिळविण्यासाठी म्हणाल तर मग बेडकाचे पोट चिरून त्यात हे लोक कारमत रमत नाहीत दोन्हीही समांतर असतात रमण्याचे ठिकाण हे किड्यांचे स्थान आहे त्या ठिकाणी जर फार सुख वाटते तर मग किड्यांच्या कुळात जावे ते सोडू नये हा विषय जाऊ द्या अंगावर शिरशिरी येते बारावा गुरु मधुकृत दोन प्रकारचे ज्ञान देतो राजा मधुकृत दोन आहेत एक प्रकार म्हणजे फुलांपासून मध काढून घेणारा म्हणजे भ्रमर दुसरी ती मधमाशी ती मध झाडापासून गोळा करते त्यातील थोडासाच खाऊन बराचसा साठ असो शास्त्री अनेक प्रकारचे आहेत जन्मभर पडूनही त्यातील सर्व मिळत नाहीत त्यांचे सार तेवढे ग्रहण करावे हे ज्ञान भ्रमर देतो दुसरे रहस्य असे की अधिक रस मिळेल ह्या आशेने भ्रमराने एकाच कमळाचा आश्रय जर केला तर कमळ मिटल्यावर भ्रमर दुःख पावेल त्याचप्रमाणे मनुष्याने मूर्खपणाने विविध रस मिळ आशेने एकाच घराचा आश्रय भिक्षेसाठी केला तर अतिस्नेहामुळे बंधन निर्माण होऊन ध्यानाचा छंद सुटेल आता सांगतो ते वेगळे आहे लोक फार मोठा संग्रह करून न खाता न देता जिभेला काटा लावून धनाचा साठा करून ठेवतात चोर दरोडेखोर येऊन त्यांचा प्राण घेतात आणि संपूर्ण धन लुटून नेतात लपवून ठेवलेले धनही ते शोधून काढतात मधमाशा हरेक प्रकाराने वृक्षावरील अडचणींची उंच जागा शोधून प्रयत्नपूर्वक मध साठवून ठेवतात त्याचे जीवापाड रक्षण करतात मध कोणालाही ना देत नाहीत किंवा स्वतही खात नाहीत परंतु लोक येऊन प्रयत्नाने माशांना जाळून मध संपूर्णत घेऊन जातात तेव्हा जो मनुष्य साठा करतो परंतु त्याचा उपयोग करीत नाही तो त्या साठ्या बरोबरच नाश पावतो यदुराजा असा उपदेश मला बाराव्या गुरुने केला स्वतःच्या स्वत्तेची किंवा परक्याची स्त्री असो तिची प्रीती धरल्याने स्नेहाची बेडी दृढ होईल जरी रूपवती लाकडाची स्त्री असली तरी तिला पायाने स्पर्श करण्याने बद्धता येते हत्ती याला साक्ष आहे हत्तीला सिंह वाचून अन्य कोणीही ताब्यात आणू शकत नाही लाकडाची हत्तीन अशा बलवान हत्तीला सुद्धा खड्ड्यात घालते मग राजा मांसमयी स्त्री बांधून ठेवणार नाही असे कोण म्हणेल स्त्री स्वतःच्या हितासाठी मोहरूपी खड्ड्यात लोटते तिचे प्रेम जो तो शेवटी नरकात जातो हत्तीला पाहून तिला आलिंगन देण्यासाठी हत्ती धावून जातात त्यापैकी जे बलिष्ट असतात ते निर्बळांना पिटाळून लावतात त्याप्रमाणे जे लोक स्त्रीला पाहून धावून जातात त्यांना बलिष्ट लोक मारून टाकतात स्त्री ही प्रेताप्रमाणे अमंगळ आहे तिच्यावर दृष्टीसुद्धा टाकू नये मग ती आलिंगणाची गोष्ट दूरच लोक किती भुलून जातात जेथून उत्पन्न होतात तेथेच रमून राहतात मग त्यांना पशुसमान का म्हणू नये राजा सुंदर स्त्रीला पाहून जो माजलेल्या हत्तीप्रमाणे तिच्याकडे धाव घेतो तो मनुष्य नरकात लोळेल तोच मनुष्य परमपावन की जो वयात येऊनही स्त्रियांकडून स्पर्श करून घेत नाही तो शिवासमान जाणावा स्ववश्य अवलोकन करून नारायण ज्याप्रमाणे भुलला नाही त्याप्रमाणे धैर्य धरून जो राहतो तो परब्रह्मच स्त्रीरूपी दाट काळोख का पडून विलासरूपी अंधार पसरताच कामीजनांना अनेक चेष्टा करण्याचा आनंद वाटतो चतुर्व धीर योगी पुरुष स्त्रीरूपी काळोख का दिसताच सत्व सिद्धासनावर बसतात व निरंतर जागृत राहतात हत्तीपासून मी असा उपदेश घेतला आता चौदाव्या गुरूंपासून घेतलेले शिक्षण सांगतो ध्यान योग तप किंवा विद्याभ्यास यापैकी कशाकडे गुंतायचे असेल तर पोटासाठी शीण घेऊ नये राजा सौख्यकारक धन हेज, की भूक लागल्यावर हातात झोळी घेऊन भिक्षाटन करावे पुरुष गृहस्थाला सूर्योदयापासून इकडे तिकडे फिरून गावा, दुकानात हिंडून लाकडे भाजी व धान्य गोळा करण्यासाठी कष्ट करावे लागतात दुःख सोसून स्वयंपाक करून ठेवावा लागतो त्यातील काही मुलाबाळांनाही दिला जात नाही तोवर भिक्षेकरी घालतात मधमाशा अतिशय कष्ट करून वनात फिरून मिळेल तो मधसा आठवून ठेवतात त्या मधुर मधात नाहीत आपल्या पोरांनाही देत नाहीत परंतु मध गोळा करणारा मनुष्य अचानक हजतमुखाने येऊन त्या साठ्यावर घाला घालतो व तो घेऊन जातो राजा पहा की काहीही उद्योग न करता अकस्मात मिळून जाते हे शिक्षण घेऊन सुखाने जेवून असावे हीच युक्ती चांगली चूल चौका कोणी मांडावी आणि धुराने डोळे कोणी फोडून घ्यावेत आपल्या आहारापुरते शिजविलेले तयार अन्न भिक्षा मागून आणावे आणि अनाया खाऊन ध्यान करून जिरवावे विशेष अन्न खाऊन ध्यानाधिक न करता जो नुसताच खादा राहतो त्याला खात्रीने पतन येते राजा भिक्षावृत्ती ही ख्याली खुशाली करण्यासाठी नाही केवळ ध्यान करून ते अन्न जिरविण्याचे उभयातांना म्हणजे देणारा व घेणारा यांना श्रेय येते गृहस्थांची पंच महापापे भिक्षा घातल्याने जातात अतिथी माघारा गेल्याने त्याची फारहाणी होते घर हे पक्षी व जनावरे ह्यांनी युक्त वनासारखे असते अतिथी परत गेला तर तो गृहस्थाचे पुण्य हिराबून नेतो ब्रह्मचारी किंवा यती घरी आल्यास घरात वैश्वदेव केलेला नसला तरीही त्याला अन्न देण्याने यज्ञाचे फल हाती येते त्याला परत फिरविल्यास गृहस्थाने चांद्रायण प्रायश्चित्त घेतले पाहिजे राजा हे शिक्षण धावतात वायूप्रमाणे ज्यांची गती असते ते हाती लागत नाहीत परंतु गीताच्या शब्दाने मात्र ते जाळ्यात अडकतात हे अतिशय मोहक आकर्षण चित्ताला वेधून मृगाला क्षणात बांधून टाकते वनात गवयी जाऊन वीणा व सारंगी वाजवून अनेक आलाप घेऊन सुस्वर गात अकस्मात ते ऐकून त्या गाण्याला भुलून जाऊन सर्व काही विसरून मृग जाळ्यावर येऊन पडतात ते मृग तंतुवाद्यावर लीन होऊन राहिले असता शिकारी त्यांना बद्ध करतो त्यापासून मी नादाकडे लक्ष न देण्याचे शिक्षण घेतले गीताचा शब्द मधुर वाटतो तो, तो कोमलस्वर ऐकता अंतःकरण वेधून टाकतो त्यामुळे दृढतर बंधन पडते जास्त्रिया स्त्रिया को कोकिळेप्रमाणे गातात त्यांची गाणी मोहक लागते अनेक रंग दाखवून तालकाल साधून रागरागिनी उजळून गाईले जाते ते दुरुण ऐकावे जेथे ओंकारपूर्वक भक्तीपूर्वक साम गायन केले जाते किंवा भाविक भक्त ईश्वर गुणानुवाद गात ते ऐकावे भगवत गुणा वाचून सुस्वर गायन असेल तर आक्रंदन किंवा कोल्हे कुई समजावी मृगीपासून जन्म पावलेला मुनी स्त्रियांचे नृत्य वगैरे पाहून बद्ध झाला तेव्हा गीतांचे स्मरणही ही नये हे पंधराव्या गुरूचे शिक्षण मी घेतले पाण्यात वेगाने धावणारा मासा हातात सापडत नाही परंतु तो जिव्हेमुळे बंधनात पडतो तो नित्य पाण्यात राहत असल्यामुळे त्याला जीव आवरत नाही अशा माशाला लोक मासयुक्त सोडून पकडतात जोवर रसाची आशा सुटत नाही तोवर सुखाची आशाच नको असा उपदेश मासा रसाची आशा टाकण्यासाठी देतो मानसाने मनात रसाचे अगर चवीचे स्मरण केले की तत्काळ जिभेला लाळ सुटते मग सुवास घेतला तर त्याला कोण आवरील जे जिभेला ताब्यात ठेवू शकत नाहीत ते देशोदेशी भटकतात जिभेचे चोचले पुरविण्यासाठी त्यांना घरेदारे गुरे पोरे सुद्धा विकण्याची पाळी येते थोर पराक्रम करून शत्रूंनाही त्यांना सुद्धा ही हुलकी जीव आवरत नाही मोठमोठ्या सभा जिंकणारा पुरुषही जीवेला ताब्यात ठेवू शकत नाही खरोखर आम्हाला ह्याचे आश्चर्य वाटते की ही चार अंगुले ला जीभ का आवरत नाही तुम्हाला जिवेचा अभ्यास फार दिवस चालला तो कसा ते सांगतो असे कृत्य करा थोडा थोडा रस कमी करा प्राणवृत्तीने म्हणजे शरीर जगण्यासाठी खाणे आवश्यक आहे या विचाराने पाहिजे तेवढेच खा मग रसना जिंकाल जोपर्यंत रसना जिंकणार नाही तोपर्यंत तुम्ही जितेंद्रिय होणार नाही रसना जिंकलीत की सर्वच जिंकाल हेच स्मरण ठेवून अनुक्रमाने रस जिंकून मी सर्वत्र विजयी होऊन येथे सुखाने पुढून राहिलो आहे रसनावरण्याचे हे सोळा व्यागुरूचे शिक्षण फार चांगले लाभले रसाचे प्राबल्य माणसाने निवारले पाहिजे इति श्रीमत्परमसपरिवराजकाचार्यवर्य श्रीमत्सद्गुदेव श्री श्रीमत्वासुदेवानंद श्री सरस्वती विरचि श्री दत्मत्पंचाशत्तम श्री गुरदे दत्तात्रेय आर्पणमस्तु श्री वल्लभ नी दत्ता वासुदेवा सरस